वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग पंचावन्न हनुमानाने हनुमानाचे धर्मयुक्त गौरवने भरलेले बोलणे ऐकून अंगद म्हणाला मनाचा शुचिता कणव सरळपणा पराक्रमाची शक्ती आणि धैर्य सुग्रीवात आढळत नाही ज्येष्ठ बंधू प्रिया पट्टर आणि भार्या जी धर्माने त्याला माते समान तिचा जो आपला बंधू जिवंत असताना स्वीकार करतो तो तिरस्काराला पात्र आहे युद्धाकरता गुंतवलेल्या ज्या दुरात्म्या भावाने बिळाचे तोंड झाकून टाकले तो धर्म काय जाणतो सत्याला स्मरून ज्याच्या हातात हात घातला त्या कर्मकुशल महायशस्वी रामाला जो विसरून जातो तो काय कुणाचे उपकार स्मरणार आहे अधर्माला भिवून नव्हे लक्ष्मणाच्या भयाने ज्याने सीतेचा शोध घेण्याची आज्ञा दिली त्याच्यात कसला आहे कसला आला आहे धर्म त्यापैकी कृतज्ञ स्मरण न ठेवणाऱ्या चंचल मनाच्या पुरुषावर कोण सुस व्यक्ती विशेषतः करायची असते मी शत्रूच्या कुळात जन्माला आलेला सुग्री मला कसा जिवंत ठेवील माझी मते वेगळी त्यात मी हा अपराध केलेला त्याच्यावर माझी शक्ती वेगळी असा मी किशकिंधेला गेलो तर मी जिवंत कसा राहील राहिलो तर अनर्थ दुर्बळासारखा राहील राजाच्या लोभामुळे कपटे क्रूर निर्दय सुग्रीव मला गुप्तपणे शिक्षा करेल बंधना बंधनात ठेवेल बंधनात राहून अंत होण्यापेक्षा उपवास करून मरून जाणे श्रेयस्कर मला सर्व वाहनलांनी अनुज्ञा द्यावी आणि तुम्ही सर्वांनी घरी जावे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की पुरीला मी परत जाणार नाही येथेच प्रायोपवेशन करेन मरणच मला श्रेयस्कर अभिवादनपूर्वक राजाला कुशल विचारले म्हणून सांगा अभिवादनपूर्वक बलवान राम लक्ष्मणा कुशल विचारले आहे म्हणून सांगा माझा धाकटा पिता वानरुशल मी कुशल विचारले आहे म्हणून माझी माता रुमा हिला माझी आई तारा हिला आश्वासन द्या स्वभावने ती प्रेम करणारी मृदू अंतकरणाची गरीब बापडी आहे येथे मी मरण पावलो हे ऐकताच ती खात्रीने प्राण सोडी असे अंगत बोलला वृद्धाने नमस्कार केला आणि रडत रडत वाकडे तोंड करून तो भूमीवरच्या दर्भावर पडला तसा पड़तास वानर रडू लागले दुःखाने त्यांच्या डोळ्यातून उष्ण पाणी सांडू लागले आणि वालीची त्यांनी प्रशंसा केली <coughs> अंगजाना वेढा जाऊन ते सगळे प्रायोपेशन करण्याकरता तयार झाले वाली ते बोलणे ऐकल्यानंतर वानर श्रेष्ठ चूळ भरून सगळे उत्तरेकडील तीराचा आश्रय करून पूर्वेकडे तोंड करून दक्षिणेकडे टोके असलेल्या दर्भावर बसले मरु इच्छिणारं वानर वानरश्रेष्ठ हेच योग्य असे मानून रामाचा वनवास दशरथाचा मृत्यू जनस्थानात झाल वध जटायूची हत्या वैदहीचे हरण वालीचा वध रामाचा कोप यासंबंधी बोलत असता त्यांच्यापुढ संकट येऊन उभे ठाकले मोठमोठ्या पर्वत शिखरांसारखे ति वानर मोठ्या संख्येन बसले असता तो पर्वत्या वाहत्या ओढ्यांच्या आवाजाने व्हावा तसा निनादित झाला गर्जना करणाऱ्या मेघांप्रमाणे आकाश झाले किशकिंजाकांडाचा पंचावन्न वर्ग समाप्त